वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड हुआ आनंदित झालेला सुग्रीव पुन्हा रघूनंदन राघवाला म्हणाला रामा हा माझा उत्कृष्ट मंत्री आणि सेवक हनुमान याने तू या निर्जन मनात कशा करता आलास लक्ष्मणासह तू वनात राहत असताना तुझा आणि धीवान लक्ष्मणाचा वियोग झाल्यामुळे रडत असलेली तुझी भार्या जनककन्या मैथिलीमध्ये अवकाश मिळण्याची वाट पाहत असलेल्या राक्षसाने जटायू गृद्राला मारून कशी पळवून नेली आणि त्या राक्षसामुळे तुला भार्याच्या वियोगाचे दुःख कसे भोगावे लागत आहे ते सर्व सांगितले भार्या वियोगाचे तुझे दुःख थोडक्याच काळात नष्ट होईल नष्ट झालेल्या देवश्रुतीप्रमाणे तिला मी आणून देईन ती रसातळात असो किंवा आकाशात असो शत्रुदमना मी तुझे भारे आणून दे माझे अन्न जसे इंद्रा सिला नाही महाबाहू तुक आणून पण अनुमानाने आता मला आत वाटते कि घोरकर्मी राक्षस ओढून नेत असता तिला मी पाहिले ती मैथिलीच असली पाहिजे यात संशय नाही ती मोठमोठ्याने रामा रामा लक्ष्मणा असे ओढत होती आणि रावणाच्या बगलेतून सर्प करण्यासारखे एकसारखी वळवळ उठत होती मी धरून पाच जण आम्ही पर्वताच्या पठार असता तिने आपले उत्तर रामा ती आम्ही घेऊन जपून ठेवली ती मी आणतो तुला ते ओळखता येतील असे प्रिय बोलणाऱ्या सुग्रीवाला राम म्हणाला मित्रा सत्वरती घेऊन ये उशीर करतोस असे म्हटल्यावर सुग्रीव राघवाचे प्रिय करण्याच्या इच्छेने त्या पर्वताच्या खोल गुहे आणि उत्तरी आणि ती भूषण घेऊन येऊन ही पहा असे म्हणून ती रामाला त्या वानराने दाखवली ते वस्त्राने ते शुभ दागिने हाती घेतास धुकाने चंद्र झाकवळावा तसा ते झाकून गेला सीतेच्या प्रेमातून उत्पन्न झालेल्या अश्रुने त्याचे ढोळे धुंद झाले आणि हा प्रिय असा आक्रोश करीत धीर सोडून तो भूमीवर पडला ते उत्तम अलंकार उराशी धरून तो बिळात फुसफुसणाऱ्या सर्वाप्रमाणे वाहत असताना मागे उभ्या असलेल्या लक्ष्मणाकडे पाहून राम शोक करीत बोलू लागला लक्ष्मणात पळवून नेल्या जाणाऱ्या वैदेहीने टाकलेले हे उत्तरी येणे शरीरावरून काढून भूमीवर टाकलेली हे भूषणे पहा पळवून नेत असताना सीतेने खात्रीने गवती रानात अलंकार टाकला पाहिजे त्यामुळे तो जसाच्या तसाच असलेला दिसतो राम असे म्हणाला तेव्हा लक्ष्मण बोला, मी हे बाजूबंद ओळखत नाही कुंडल ओळखत नाही हा नुपरे मात्र चांगली ओळखतो कारण मी रोज तिच्या पायान वंदन करीत होतो मग राम सुग्रीवा म्हणाला सुग्रीवा भयंकर रूपाच्या राक्षसाने माझी प्राणप्रिया उडून नेली ती कोणत्या देशाकडे नेत असताना तू पाहिलीस बरे माझ्यावर मोठी आपत्य आणणारा हा राक्षस राहतो तरी कुठे त्याच्या निमित्ताने सर्व राक्षसांचा मी नाश करेन मैथिलीला पळवून नेऊन आणि माझा रोष ओढून घेऊन आपल्या जीवनाचा शेवट करून घेण्याकरता त्याने मृत्यूचे दारच उघडले आहे शंकाने माझी प्रियतमा ज्या राक्षसाने फसवून वनातून पळवून नेली तो माझा शत्रू कोण हे वानर राजा मला त्याला आताच मी यमसदनाला पाठवतो किशकिंदा सहावा सर्ग